श्रीमद भागवत महापुराण अध्याय आठवा स्कंध आठवा अध्याय चौदावा मनु इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण राजाने म्हटले भगवन हे मनु इत्यादी आपापल्या मनवंतरामध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात ते मला सांगा श्री शुक्र म्हणाले परीक्षिता मनु मनुपुत्र सप्तर्षी इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत राजन भगवंतांच्या अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्या अवतार चालतात चारीव्हा गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांच्या साक्षात्कार करून घेतात त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते राजन भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मनवंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनु पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात संपूर्ण मनवंतरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या त्या मनवंतरामध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात इंद्र भगवंतानी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पडतो भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा ऋषीचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात राजाच्या रूपाने लुटारूंचा वध घेतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा कालरूपाने सर्वांचा संहार करतात नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शस्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात परंतु ते त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत मी तुला हा महाकल्प आणि अवांतरकल्पांचा कालावधी सांगितला इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अवांतरकल्पामध्ये चौदामनवंतरे सांगितले आहे श्रीमद्भागवते महापुराण पारमहुष्यां संहिता अष्टमस्कंधे चर्दशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरये नम